त्यांनी भगवान विष्णूला दाखवलं विष्णू म्हणतात ब्रह्माजीला तुम्हाला काही दिसलं का ब्रह्मदेव सूर्याला विचारतात सूर्य शक्तीला विचारतात आणि या पाचांनाही एकच अनुभव येतो पण शक्तीपेक्षा सूर्याला जास्त स्वच्छ येतो सूर्यापेक्षा ब्रह्माजीला जास्त स्वच्छ येतो ब्रह्माजी विष्णूला त्याचा अनुभव जास्त येतो आणि विष्णू शंकराला त्याचा अनुभव जास्त येतो असे या सगळ्यांनी जे काही पाहिलं ते पुनश्च पाहावं पण त्यावेळेला ते गुप्त झालं कुणालाच सापडे ना आणि हे सगळे चिंतित झाले असताना आकाशवाणी झाली ब्रजुंडी महाराजांना विचारा महर्षी ब्रजुंडी म्हणतात जिथे तुम्हाला हा प्रकार कळला तिथे चला त्यांनी विचारलं ते कुठे आहे आणि तुम्ही भगवंताचं स्मरण करा म्हणजे ते दिव्य क्षेत्र तुम्हाला दिसेल क्षेत्र म्हणजे राहण्याची जागा क्षेत्र म्हणजे शरीर क्षेत्र म्हणजे शेत क्षेत्र म्हणजे जमीन असे क्षेत्र या शब्दाचे क्षेत्र म्हणजे बायको क्षेत्र म्हणजे भूमीचा भार असे क्षेत्र या शब्दाचे पुष्कळ अर्थ होते ज्या वेळेला ज्याची जरूर आहे त्यावेळेला तो अर्थ घ्यायचा माणूस जेवायला बसला आणि त्यांनी सैनदा आणि म्हटलं ब्राह्मणांना ही सवय असते जे प्रचलित नाहीत ते शब्द वापरायचे आणि आपण कोणीतरी इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायचं सैन धाव सैंध म्हटल्यावर दुसऱ्यालाही संस्कृत कळतो आणि त्यानं जर सैन धाव म्हणून एखादा घोडा म्हणा हत्ती म्हणा एखादा शंख म्हणा एखादा चाबूक म्हणा असा जर आणला तर हे सगळे सैन हे सगळे समुद्रातूनच निघाले जे समुद्रातून निघेल ते पण याला जेवताना पाहिजे मीठ यानं साधं सांगितलं असतं मीठ ह्या तर काही फार बिघडलं नसतं पण याला बुद्धीचं प्रदर्शन करायचं सैन धाव आणि त्यानं एक गोडा आणून याच्या समोर उभा केला काय काय करता काय त्या गोड्याचा जेवताना त्याचा फायदा का म्हणून कोणत्या वेळेला कोण्या शब्दाचा अर्थ कसा याचा तारतम्य ज्याला असेल त्याला त्याचा उपयोग होतो बाकीच्या माणसाला काही निघावाला जायची वेळ आली आणि सैन धाव म्हटलं मिठाची पुढी आली थोबल्याशिवाय दुसरं काय करता येणार गावाला जाताना मिठाच्या पुढील गरज का तू घोडा हात की काहीतरी आणशील की नाही त्यावेळेला नाही म्हणजेच त्या दिवशी सांगितलं होतं जेवताना की सैनव म्हणजे घोड्याचं काही काम नाही मिठ आणि पण आता गावाला जायचंय आता मिठाचं काय काम आहे आता तू बसायला घोडा आणशील की नाही म्हणजे परिस्थितीनुसार शब्दाचे अर्थ बदलतात असं क्षेत्र म्हणजे आपलं शरीर या क्षेत्राचं ज्ञान म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग या क्षेत्रामध्ये जो असतो तो आत्मा आणि त्याच ज्ञान म्हणजे क्षेत्राचं ज्ञान त्याच दर्शन म्हणजे परमात्माच दर्शन मूर्तीचं दर्शन नाही मूर्ती त्याची सगुण केलेली एक झडप वस्तू आहे त्या मूर्तीमध्ये असणारं जे चैतन्य त्याच दर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन ते ज्या क्षणी कोण्या होईल त्या क्षणी तुम्हाला हे काय खंड चाललाय हे कळेल आणि मग काहीच उरणार नाही पाप कोणत त्या दिवशी तुम्ही त्याच्याच अधिकाराचे व्हा आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे पण आपणासारखे म्हणजे भणंगीकारी नाही करत सिद्धी पती होत किंवा मतुल्योग आरपाचार्य होत आहेत पण हे क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक असला तर इथे त्या सगळ्या पंचेश्वरांना भ्रशुंडी महाराज या ठिकाणी आणतात अर्थात सगळ्यांनी प्रश्न केला पूर्वी हे क्षेत्र करता उत्पन्न झालं होतं हे काय आहे याच महत्व काय इथे ज्या हे देव आले आणि यांनी काही दिवस तप केलं भ्रशुंडी महाराजांच्या अनुशासनाप्रमाणे त्या यांना मोरावर बसलेला भगवान दिसला यांच्या अवताराच्या पूर्वीचा जो अवतार जे मागे घडलं आहे त्याची आज कल्पना येते जे पुढे घडायचं ते लोकांच्या समोर ध्यान ठेवलेलं नसतं म्हणून धूम्रवर्णाचे गावामध्ये फोटो बिटो लागले जात नाहीत किंवा त्यांच्या मूर्त्या सहजासहजी बसवल्या जात नाहीत जे मागे तीन अवतार झाले आहेत मोठमोठे त्यांची उपासना चालू असते धूम्रवर्णाची पुढे होईल कधी काळी आज कुठे प्रचलित नाही भगवान विनायकाचा यांच्या आधीचा प्रकार असल्यामुळं देवांना दशभुज असणारं ध्यान मोरावर बसलेलं ध्यान असं दिसत अशी ज्या वेळेला काही शब्द प्रयोग असतात त्यावेळेला दहा हात म्हणजे इकडून पाच इकडून पाच असं ते चित्रात काढलेलं असतंय इतकच ग्रीत घ्यायचं नसतं हे संख्येची मर्यादा झाली दहा म्हणजे एक हा संख्येचा श्री गणेश आणि दहा ही संख्येची मर्यादा म्हणजे अमर्याद हात अमर्याद हात म्हणजे क्रिया शक्ती क्रियाशक्ति ज्यादा याद है तशभुज मगे प्रत्यक्ष मध्य डोक बसने करता जर चित्रकार दहा हाथ दाखले मानल फार बिगड़े अंतु तेका मतलब बस ब्रह्मा जी लार तो चार बाबूला चार तो नसा तो मगर कल्पना आपकी कर पण प्रश्न विचारण्याला इतके मजेदार येतात महाराज त्याला चार तोंड होते म्हणे झोपत कसा का असे <laughs> काही जरूर है का ब्रह्मदेव तुझ्यासारखा आहे का त्याला काही असा काही गोल काही एखादी चुंबळ बिंबळ काही केली आहे का की त्याच्यात आपलं तोंडखोक सुनतो झोपतो असं काही आहे का पण काय विचारतील याचा काही नियम नाही अशा <laughs> वेळा ज्याची बुद्धी चारही बाजूंनी फाकल्या जाते जो चोहपडचा विचार करू शकतो की आला चतुर्मुख म्हणतात असे चार तोंड चार बाजूला लावले याला चतुर्मुख नाही म्हणत जो सर्व राजा तम तिघावर अधिकार गाजवतो त्याला त्रिमूर्ती दत्त म्हणत असतात याला असे तीन तोंड असतात असा त्याचा अर्थ नाही रावणाला दहा होते म्हणजे असले लाईन लागली नव्हती तोंडाची आणि तसा असेल तर त्याला सुंदर म्हणतात काय पण रावण लोक सुंदर हा रावण मोठा सुंदर होता असं वाल्मिकी म्हणतात हे असं दहा तोंडचं तो चित्र हे सुंदर असते आता दहा तोंड काढले की लागलीच वीस हात काढले हे वीस पाय काढले नाही हे भाग्यच महाकाली तर तशी आहे तिला दहा तोंड दहा हात दहा पाय हे आपल्या चतुर्थीला चार हात चार तोंड चार पाय असे जेव्हा काही विचार येतात तेव्हा हे आपल्यासारखे आहे ध्यान असा त्याचा अर्थ नसतो जिची गती चारही दिशेला सारखीच आहे तिला चार पायाची म्हणतात जी चतुर्विध पुरुषार्थ देऊ शकते तिला चार हात म्हणतात जी सगळ्या प्रकारची चारीकडे नजर फिरवू शकते तिला चतुर्मुखी म्हणतात असे पोथीतले सगळे घ्यायचे असतात हे रूपक असतात आणि या रूपकाच्या मागचे अर्थ समजावून घेतले पाहिजेत अस इथे सगळ्या देवांना मोरावर बसलेलं आणि दहा हाताचं ध्यान दिसलं लग्नी दक्ष प्रजापतींनी प्रश्न केला ते चुपचाप ऐकत नव्हते सगळ्या ऋषींनी शौनकाधिकांना विचारलं का हो काहीतरी विचार त्याच वाहन जर मूक्ष ठरलंय तर हा मोरावर बसलेला कसा आला आणि हा देवाच्या समोर का त्यावेळेला सांगतात या तुमच्या क्षेत्रामध्ये सात कोटी प्रकारचे गणेश दिसू शकतात ज्याला कुणाला तपा करायचा आहे आणि ज्याला कुणाला पाहण्याची खुमखुमी आहे त्याला हा मोर या किती प्रकारचा दिसेल सप्त कोटी महामंत्र मंत्रिता वयव्युती गणेशाचे मंत्र सात कोटी आहेत आणि प्रत्येक मंत्राचं एक एक स्वतंत्र ध्यान आहे असे सात कोटी ध्यान आहेत आणि ज्या कुणा साधकाच जे कोणतं ध्यान असेल त्याला त्या प्रमाणच दिसेल आणि तेच त्याच्या डोक्यामध्ये पक्कत असेल मध्यंतरी एक दिवस त्या सूर्यदासाची तुलसीदासाची गोष्ट सांगितली ती त्याच करता सांगितली एकच विष्णू पण एकाच्या डोक्यामध्ये तो बाल विष्णू आहे आणि एकाच्या डोक्यात तो तरुण विष्णू आहे तरुण विष्णूच ध्यान करण्याची खात्री आहे की माझ्या भगवंताच्या हातात धनुष्य बाण आहे कोणतंही संकट आलं की त्याचं बाण काम करणारच याची खात्री आहे माझं पिल्लू लहान आहे आणि ते अवखळ असल्यामुळे कुठेही उपद्व्याप करून बसेल हात पाय तोडून घेऊन बसेल तो विष्णूचा अधिकार विसरलाच आहे साधक तो आपल्या देवाला लहान समजतोय आणि असे दोघं जण एकाच काळात एकाच गावात राहतात अशी मध्यंतरी एक दिवस गोष्ट इथेच आत्ताच्याच या प्रवचनात सांगितली होती म्हणून ज्याचं जे ध्यान असेल त्याला त्याप्रमाणे दर्शन होईल त्याला असं म्हणता उपयोगी नाही मी तर काल दहा हाताचा पाहिला दुसरा म्हणेल मी सहा हाताचा पाहिला ज्या पुराणानं दहा हाताचं वर्णन केलं ज्ञानेश्वरीनं सहा हाताचं वर्णन केलं की के लागले दुसऱ्याने सांगितलं म्हणजे माझा चार हाताचा याच्यात भांडणे करण्याचं काय काम आहे तू तुझ्या चार हाताच्याला पक्क धरून बस तो सहा आताच्याला धरेल तो दहा हाताच्याला धरेल एक भगवान या वेशात नटला इतकं समजा म्हणजे पुरे पण तसं नाही तिथं आधी मारा मार्या मतभेद मग हे आधी किती आधी तुमचा मोठा की आमचा आरे एकच आहे तुमच्या नामचा का शुगर म्हटलं तरी तेच आणि साखर म्हटलं तरी तेच त्याला बांध्य करायचं काय काम आहे परंतु ते कळलं तर तो पर्यंत इथे प्रभुचे ध्यान साधकाला कोटी साधका प्रकार से दसू शकती सगे पूर्वी ध्यान विनायका तैयार प्रभु दढ़ाएं मोरा वसले प्रार्थना के जर मयूर वाहन दिस संबंध आलाजे मन प्रभुला मयूरेश असं नाव मिळाल मयुरावर आपला अधिकार गाजवणारा मयुरावर बसणारा मायेवर प्रभुत्व ठेवणारा म्हणून याच नाव मयुरेश असं या देवाला नाव मिळाल असं नाव आणि असं स्वरूप देवानी पाहिल्यानंतर ब्रह्माजी महाराजांना पुढे तो चतुर्भुज दिसला आणि तो उत्तरेकडे तोंड करून आहे पृथ्वदलो विशाल शुंडा दंड विराजिता चतुर्बाह श्रीमान असं ते वर्णन केलेलं आहे प्रत्यक्ष मूर्ती आजची तशीच आहे ब्रह्माजी महाराजांनी जसं त्यांना दिसलं त्या प्रकारची मूर्ती तयार केली आणि ती विष्णू शंकर देवी सूर्य या सगळ्या जणांनी मिळून इथे मांडली विश्वातली पहिली ही मूर्ती आहे या मूर्ती शास्त्राच्या कल्पनेप्रमाणे मूर्त्या वाढत गेल्या पण जेव्हा केव्हा भगवान सगुण साकार झाला कसा झाला असा झाला कधी झाला भाद्रपद शुद्ध चतुर्थी ला झाला का झाला बाकीच्या दिवशी झालेला लोक सांगत नाही म्हणून झाला आता याचा आविष्कार लोकांना कळला कधी पंचमीला कळला कळत कशापासून वेदापासून कळत वेदांची उत्पत्ती पंचमीला झाली म्हणून जेव्हा केव्हा ही भाद्रपदी चतुर्थी आली असे भाद्रपदी चतुर्थी स्वाती नक्षत्र सोमवार होती आणि ती पंचमी युक्त चतुर्थी होती दुसरी चतुर्थी होती ती जशी मात्रविद्या आणि नागविद्या इथे दोनचं वर्णन या चौथ्या खंडात केलं होतं ती नागविद्या चतुर्थी होती नागविद्या चतुर्थीच का होती जेव्हा जेव्हा त्याला सगुणत्व आलं असेल नाक आलं असेल तेव्हा श्वास आले पुढचे आणि तसं निश्वास तो वेदा हा त्याच्या श्वासातून वेद उत्पन्न झाले जितके ब्राह्मण वैदिक आज जगात जिवंत आहेत या सगळ्यांची खात्री आहे कि या वेदांचा जन्म दिवस भाद्रपद शुद्ध पंचमी आहे याच्यावर कोणीही वैदिकाच दुमत नाही कारण ती वेदांची उत्पत्ती तिथी आहे त्याला ऋषी पंचमी म्हणतात वेदांचा मंत्रांचा शोध ऋषीनी लावला या पंचमीला तो शोध लागला म्हणजे या पंचमीला युक्त असणाऱ्या चतुर्थीला इथल्या मूर्तीची स्थापना झाली देवांना तो दिसला पंचमी युक्त चतुर्थीला आणि त्या दिवशी सोमवार स्वाती नक्षत्र होतो तेव्हा देवांना त्याच दर्शन झालं अशी इथली कथा आहे या तंत्राप्रमाणे मूर्ती तयार करून ब्रह्माजी महाराजांनी इथे ती बसवली असं वर्णन क्षेत्राचं महत्व काय असा दुसरा प्रश्न आल्यानंतर हळूहळू तिकडे बलतात। कोणतंही क्षेत्र म्हटलं की त्याला कोणती तरी मर्यादा असते सगळ्या उपासनेचा प्रकारच असा अजब आहे कोणतीही उपासना असो ती शक्ती उपासनेपासून सुरू होते मग ती काय कोणतं कोणतंही काही असो त्याचं मूळ असत ताकद शक्ती शक्ति प्रगलभते आज वह सूर्य उपासना विकास हो विकास विष्णु सूर्य उपासनेपासने की है एकदा विकास मे विकाला कुछ तरी आता बसले जे व्यासपीठ है इतक अंतरा च इतक लंब इतक रुंद है म्हणजे याच्या पलीकडे हे नाही नाही म्हणजे याचं अस्तित्व सगळ्या पोलीभर आहे असं तुम्ही समजा समजा काय वाटेल ते समजा पण नाही ना प्रत्यक्ष अशीच मांडी घालून मी इथं नाही बसता येईल आपण पडेल तो त्याला इथं बसतो म्हणजे याची व्याप्ती संपली याचा व्यास संपला याचा व्यास संपला म्हणजे मग काय उरतो मग उरतो ते नेते म्हणजे व्यास नसलेली जागा म्हणजे शिव आणि हा शिव कशात लय होतो शून्य म्हणजे या शून्याला गणेश म्हणतात बिंदुरूप गणेश असतात हे या ओमकारच ध्यान इथे लोकांना कळतो इथे हे ज्ञान होतो इथे ओम जितका तुमच्या गावात लवकर कळेल इतका हिंदुस्थान भर कुठेही लवकर कळणार नाही दुसरे गमत पा इथे कधीतरी पाहत या क्षेत्राचं वैभव पाप कधीतरी कुठेतरी मैदानात एखादा जाळ करा मोरगाव सोडल्यानंतर कुठेतरी जाळ करून त्या जाळाकडे एकदा लक्षपूर्वक पाहा आणि मोरगावला केलेल्या जाळाकडे एकदा लक्षपूर्वक पाहा आणि मग आम्हाला सांगायला या की काय तुम्हाला दिसलो हा एक दुसरा प्रकार लक्षात ठेवा की असं का होते अद्यापर्यंत आम्हाला आमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणीच दिलं नाही आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी जोरात सांगितलो कारण वारकरी पुष्कळ म्हणून पांडुरंग सांगितला अध्याप आम्हाला पांडुरंगाचं उत्तर कोण दिलं नाही का दिलं नाही भगवान जाणे पण दिलं नाही एवढं खरं आता हा दुसरा प्रकार एकदा पाह त्यातल्या त्या गावापेक्षा या जडभरताच्या शिळेच्या जवळ जाळ करून पाह आणि तिथे तो जाळ कसा होतो तो मोरगावात कसा होतो आणि त्याच लाकडाचा जाळ मोरगावच्या बाहेर कसा होतो हे तीन गोष्टी एकदा पाहून ठेवा आणि मग नंतर एकदा तेव्हा तरी आम्हाला सांगायला या कि त्याच्यात काय फरक दिसला तुम्हाला लाकडं तेच पेटवणारे तुम्हीच लाकडं पेटले की त्याचा जाळ होणार हा आपोआप प्रकार परंतु या तीन ठिकाणच्या जाळातला फरक काय हे एकदा पहा याचे फोटो काढता आले रंगीत तर मग आणखीन चांगलं ते एकदा त्याचा विचार करा हे असं का दिसतं हातच झाड काहीतरी अनुभव घ्या थोडस कोणत्या तरी तसा इथल्या या गणेश कुंडाचं जेव्हा मी वर्णन सांगेल तेव्हा तो था था था एक अनुभव आहे असे फार थोडे ठिकाणे आहेत जगामध्ये की जिथे पाण्यात टाकलेले हाड विरघळून जातात असे हिंदुस्थानात फार थोडे ठिकाणं आहेत त्यातलं तुमचं एक मोरगाव आहे नाही आज ते कुंड दिसलंच नसतं कि त्या पर्वत तयार झाला असता किती भोतालची हारं येऊन तिथे टाकण्यात आले काय झाले काय कुठे हे दोन चार महिन्यांनी का नाही दिसत याच सगळं पाणी होऊन जात पाणी अशा काही विशिष्ट विशिष्ट भूमीच्या अद्भुत चमत्कारी घटना आहेत आणि त्यातली एक घटना तुमच्या गावामध्ये हे हडप पिघळण्याची एक आहे इथल्या जाळाचा रंग इतर हिंदुस्थानच्या पेक्षा निराळा अशी एक परिस्थिती या गावाची आहे आता याच्यानंतर या गावात काय काय वैशिष्ट्य आहे ते आपोआप कथेमध्ये पुढे येत राहील आणि ते तुमच्या गावाचं असल्यामुळे तुम्हाला काय काय अनुभवा तुम नाही हे जरा पाच चला म्हणजे मग त्याहून तुमचं गाव का मोठं हे तुमच्या आपोआप लक्षात येईल अशी जेव्हा केमा परिस्थिती या पंचेश्वरांना दिसते तेव्हा हे पंचेश्वर ते ज्ञान आपल्या हृदयात सतत साकारित व्हावं सतत प्रगट असावं आपणाला त्याचा अनुभव नेहमी असावा म्हणून फार मोठ तप करतात यामध्ये ती घटना शक्तीला जमत नाही सूर्याला जमत नाही ब्रह्माजीला जमत नाही विष्णूला जमत नाही ते एक शंकर त्याचा अनुभव घेतात त्यांना मात्र चोवीस ते फिरत असत त्याच अनुसंधान त्यांचं सहसा तुटत नाही म्हणून ते योगीराज राजेश्वर आहेत सामान्य योगी नाही प्रत्येक माणूस तीन अवस्थेतून जातच असतो कोणताही माणूस रोगी असतोच रोगी नसला तर भोगी असतो आणि भोगी नसला तर योगी असतो ही प्रत्येक माणसामध्ये ही प्रवृत्ती आहे तो योगी तरी पाहिजे तो भोगी तरी असला पाहिजे नाही रोगी तरी असलाच पाहिजे हे तिन्ही कोणती तरी एक अवस्था माणसामध्ये नेहमी असते शंकर नुसते योगी नाहीत शंकर योगी योग राजेश्वर है अद्भुत चमत्कार तप करना को जग मावला इतर सगवापेक्षा महादेव जाकर जाप फार के मनु इधे बोलबाला कूप है मूर्त्या पुष्क है चार ही प्रकार जर थोड़ा विचार के तर पूर्वेला जरी दिसलं नाही तरी नग्न भैरव त्या रुद्राचं स्वरूप आहे यांच्या पेक्षा मोठा रुद्र जगामध्ये नसतो रुद्र म्हणजे घोर रुद्र म्हणजे प्रचंड रुद्र म्हणजे अधिकारशाली ज्याच्या अधिकाराला तडा जात नाही त्याला म्हणतात रुद्र या नग्नभैरवा इतका प्रचंड रुद्र जगात कोणी नाही अजप अजप सत्ता आहे ती त्यांचं वर्णन ज्या वेळा येईल त्यावेळा त्याचा त्या त्या विचार करू आता सध्या प्राथमिक विचार या क्षेत्र म्हणजे काय याचा क्षेत्र म्हटलं की त्याला मर्यादा अशी मर्यादा याही क्षेत्राला आहे इकडे एक मैल पूर्वेकडे हे क्षेत्र पसरलं त्या मैल मोजण्याची पद्धत किलोमीटर मोजण्याची पद्धत नव्हती तेव्हा आपण धनुष्याहून मोजत होतो मयुरेश हे मध्यबिंदू आहे देवळामधली तुमची जी मूर्ती आहे ती या क्षेत्राचा मध्यबिंदू आहे इथून सगळीकडे मोजायचं आहे इथून मोजत असताना किती पूर्वेकडच द्वार आहे याच वर्णन आलेले ते आत्ताच्या तंत्राप्रमाणे पाच मैल म्हणजे साडेसात किलोमीटर इतकं पडतं इतकंच हे पूर्वेकडचं द्वार आहे दक्षिणेकडे सात मैल आहे पश्चिमेकडे ते दहा मैल आहे आणि उत्तरेकडे ते आठ मैल आहे या पूर्वेकडे जो त्याचा व्याप आहे या पूर्वेकडच्या सगळ्या व्यापाला धर्मद्वार असं म्हणत असतात हे चार बाजूला चार दरवाजे आहेत या क्षेत्रात येण्याची म्हणजे या क्षेत्राची मर्यादा या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर कळत आहे म्हणून पूर्वेकडे जे द्वार आहे त्याचं नाव धर्मद्वार दक्षिणेकडे जे आहे त्याचं नाव अर्थद्वार पश्चिमेकडे जे आहे ते कामद्वार आणि उत्तरेकडे जे आहे त्याचं नाव मोक्षद्वार असे चार बादूला चार द्वार आहेत याला पुरुषार्थ म्हणत असतात या चार गोष्टी जीवनामध्ये मिळवायच्या असतात धर्म हा भगवान विष्णूच्या अधिकाराचा प्रश्न आहे धर्म अच्युत हा धर्माचा प्रभु अच्युत म्हणजे विष्णू हे नावच मोठ गोड आहे धर्माचा मालक अच्युत आहे बाकीचे सगळे अच्युत होतात पडतात नाहीश होतात बिघडतात पराजित होतात विष्णू स्थिर असतात व्यापक असतात म्हणून धर्माचा मालक विष्णू याकरता पूर्वद्वाराचे मालक भगवान विष्णू अर्थ म्हणजे समर्थता समर्थता एक त्या शंकराशिवाय कोणा मुद्दे नाही म्हणून त्यांना ईश्वर म्हणायचे हे सगळे लहान लहान ईश्वर आहेत शंकर परमेश्वर आहेत आणि भगवान गणेश रात्पर ईश्वर आहेत मोठ तंत्र आहे काहीतरी मध्यंतरी इथे एक असा प्रचार होत होता चवल्या पावल्या बंद बुद्धीप्रमाणे त्याच्या भाषेप्रमाणे तसं काही नसत त्यांना एकच म्हणायचं होतं की सगळ्यात महत्वाचा रुपया एकमुस्त भात भरवा नोर एवढंच भाषा बदलली म्हणजे अर्थ बदलतात परिस्थिती तीच असते पण त्या बोलणेवाल्यावर ते अवलंबित असते एखाद्या माणसाला तुम्ही जाऊन जर दो सांगितलं सगळ्यापेक्षा तुम्ही दीर्घ जीवी आहात नन्या, मक्कम जगा लागलीच किशातली आहे ते नोट काढू त्याच्या हातावर ठेवेल नमस्कार करी काय काय चांगला दिवस निघाला केवढा आशीर्वाद दिला आणि त्याच्या मागून दुसरा येऊन तेच वाक्य थोडं बदलून जर बोलला की तुमच्या समोर तुमच्या घरातले सगळे मन दिशेनेत बसेल दक्ष परंतु तुम्ही सगळ्यापेक्षा जास्ती जगा म्हटलं की याला वाटते आशीर्वाद आणि त्यानं बिचाराने परखड बोलला कि तुमच्या समोर सगळे मरोत याला वाटत शाप अरे दोघे बोलले तो जो बोलला तोच हा बोलला पण याला बोलता आला नाही व्यवस्थित म्हणून याच बोलणं तुला फुटल दाखल आणि त्याच्या बोलण्याला बाबा काय महाराज आहे तेवढा मोठा आशीर्वाद कारचा मोठा आशीर्वाद सगळे घरचे मेल्यापेक्षा तू जास्त कसा जगशी पण ते ते बिचार तसं बोललो यानं पुटिंग करून गोळून घालून तीच तीच गोळी खाऊ घेतली पण याच्या गोळीला साखरेचं पुटिंग होतो आणि ते कडू जहर होत खायला होते दोन्ही कडूच हे साखरेचं पुटिंग पोटात विरगळून जाते आणि ते कॅप्सूल कडूचा गुणधर्म करतो परंतु ते कॅप्सूल गिरण्याकरता हा वर्तून त्याला पुटिंग लावतो असं भाषा नियम आहे ते थोडं चांगलं वापरलं की बरं म्हणून अर्थ हा भगवान शंकराच्या स्वाधीन आहे त्यांनाच पुरुषार्थ भोगता येत पैसा इतका मामूली अर्थ त्या शब्दाचा नाही पैसा कोणाही जवळ असतो पैसा असणारा भोगायचा कसा याच महत्व आहे पैसा मिळवणं फार सोपा हो आहे त्या मानाने तितकं कठीण नाही अर्थात न करणेवाल्याला कठीणच आहे पण करणेवाल्याला तेवढं कठीण नाही पण मिळालेलं राखणं हे जास्त कठीण आणि आणि राखलेला भोगून हे राखले च पद्धति भोग कठिन है गरजे वोक कर भूक लगली खान हि प्रकृति जास्त न खाण ही प्रकृति का विचार सुविचार आणि अपना ला भूख लगली है समोर थाड़ी भरली है अपना ला गरज है परंतु अपने पेक्षा भूटा को अतिथि आला भिक्षा दे उचल ती सी था दे संस्कृति मनता आज प्रक्रिया एक पैसा मिलेला भोगण निरा भोगलेतर व्यक्ति देवन भोगण निरा फार फरको आणि तसं एखाद्याच्या दैवामध्ये असतं बाकी सगळ्यांनाच ती क्रिया जमते असं काही नाही एकापेक्षा एका जगात न आणि ते एकापेक्षा एक मिळवणारे आहेत त्याच्या प्रसंगाला सुद्धा आपण नाही आपण जे म्हणतो ना काय काय मेहनत केली काय काय शून्यातून जग आम्ही ज्या भाऊसाहेबकडे उतरलो त्यांची भाषा मोठी गोड आहे असं गोल गोल बोलतात गोलून शून्यातून जग सगळ्यात माणूस शून्यातूनच भर येत असतो <laughs> दुसरं असतं काय त्याच्या मागे परंतु ते ऐकलं की बरं वाटत स्तुतीप्रिया हा देवा हा देव स्तुतीनं निघातात तर माणसं काय चित असं या माणसाला गोल बोलता येत दुसरं काही नाही परंतु त्याचा परिणाम मजेदार होत काय होत असत हे <laughs> ऐकायची सवय झाली म्हणजे काहीतरी निरळच आपण काय मिळवतो आपली काय ताकद आम्ही एकदा या अष्टग्रीला मुंबईला पहिल्यांदा गेलो साठ साली त्याच वेळा आम्ही पहिली मुंबई पाहिली मोठे मोठे मुट चारी पीठाचे शंकराचार्य वगैरे वगैरे त्यांचे गुरु महाराज स्वामीकर पात्रीजी त्यावेळेला आमचे हे पुरीचे जगद्गुरू महाराज राज्य आहेत हे शंकराचार्य नव्हते संन्याशी सुद्धा नव्हते हे चंद्रशेखर शास्त्री होते त्यावेळेला आम्ही पहिले मुंबईला गेलो हे वारे शास्त्री तिथल्या यज्ञाचे प्रमुख होते आमचा एक स्वभाव आहे की फार मोठा माणूस असला की त्याच्या थोडं नजरेच्या जवळ त्याच्या जवळ जवळ पासा असावं त्यामुळे आम्ही त्या वारेंच्या इतर पेक्षा जास्ती जवळ होतो त्याने फोन आला बिर्ला सेटचा आणि त्यांनी मला सहज विचारला चलता का कुठे बिर्ला सेट चलता का चलता काय नाही चलाच म्हणा निदान तुमच्यामुळं हे बिरला काय चीज हे तर पाहायला मिळेल काय ता योग आला आणि चलता काय काय विचार शास्त्री गाडी आली होती त्या गाडीत ते बसले त्यांच्याजवळ मी शिष्यासारखा जरा थोडस अंतर सोडून त्या सीट वर बसलो तर ड्रायव्हरचा आणि परिचय असल्यामुळं त्याला काय वाटलं सांगायचं कुणाला माहीत पण त्यानं सहज सांगितलं हा शेठजी कपडा घाटा होवा सोळा लाख रुपये घाटा घाटा झाला शेठजीचा आणि पी घालला बडची काही काम नाही याच त्याच त्या ड्रायव्हरला सांगावंटलं म्हणून त्यानं सांगितलं आणि हे माझ्याकडे असा चौकारून पाहू लागला जसं की माझ्याच मुळे ते घडलं म्हणून याचा कशाचाच पत्ता नाही परंतु शास्त्री बॉची नजर आमच्याकडे पाहता आठ टापूर डोळे करून काय तू बसलो जाऊ द्या निरला पाहायला मिळतो ना <laughs> त्या तंत्राप्रमाणे आम्ही आपले गेलो मला मोठा याच्याही पेक्षा मोठा हाल होता चांदीच्या साखळ्या लागलेल्या ते बंगेवर झुडतायत दहावीस खुर्च्या इकडून दहावीस खुर्च्या टाकलेल्या त्याच्या जवळच्या खुर्चीवर आई आई ते शास्त्रीजी जाऊन बसले आम्ही पाच सहा खुर्च्या सोडून जरा लांब जाऊन बसलो ते आपलं त्यांचं हळूहळू हळूहळू हलणं चालू हा बोलो नाही बोले अभि आते आते सुनाई की आपण कॅस होता तुम्ही आपला काम करो वरता राहता तितक्यात त्याला एक फोन आला त्यांना मी तू आला हा एक सूट कम करतो आणि सहज शास्त्रीबाहून म्हणतात अ बोले श्याम तक पचास लाख रुपया मिल जायला माझा संयम सुटला मला काही चैन पडेना बाराशे सूत्र त्या अष्टाध्यायचे मी तोंड पाठ केले एक सूत्र नहीं सूद भर कम करा तो पन्ना लाख ये का है कामिता ने चलो माफ करना आप दोनों बड़े आदमी में बोलना नहीं चाहिए मगर एक सूत्र कम कर दो तो पचास लाख मिल जाते ये क्या अरे पंडित वो बात दूसरी है ये अभी कलकत्ता से कौन आया वहां का मुनिम बोल रहा है ये अभी खोबरेल बाहर जा रहा हमने उसे सुना दिया एक सूट कम कर दो. अब डबा में एक एक करू कम रो तो पचास लाख डबा बाहेर जाएगा. तो एक डबे में एक रुपया बच गया, तो पचास लाख रुपया बच जायगे तो सोला लाख गे होता वापर आपला <laughs> व्यापारी काय खान कुटे खानार काय खायला आपले ती तितके कमी होता होता होता होता तो डबा मोरगावला <laughs> नुसता डबा येतो आता इथला व्यापारी त्यातलं काय खाणार किती खाणार नाही म्हणजे व्यापारी भयंकर अरे ते वरचे धेंडे खातात हे खालचे काय खातात बिचारी आज तेच काय खायला म्हणून ते सगळं सूत्रच काही अजब आहे ते विचित्र आहे विचित्र आणि तिथे आपली बुद्धी सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही आपल्याला विचार सुद्धा करता येत नाही कि खायचं म्हणजे काय खायचं तो काही प्रचंड काम आहे सगळं हे असा हे जे ज्याच्या पासून कळतं याला अर्थ म्हणतात या अर्थाचे मालक आहेत भगवान शंका आणि ते तुमच्या दक्षिणद्वाराचे अधिपती आहेत सगळा काम सगळी इच्छा सगळी आकांक्षा हे शक्तीच्या माध्यमातून भोगता येते म्हणून कामद्वाराची मुख्य मालकीण आहे शक्ती आणि शक्तीला रती आणि मदन यांची मदत असते शक्ती अंगात पुष्कळ परंतु कार्य करण्याची जर चेतना नसेल आणि कार्य करण्याची जी रती कार चेतना त्याला मदन म्हणायची या मदनाच्या आणि रतीच्या माध्यमातून सगळे भोग भोगता येतात मग ते कोणते खाण्या पिण्याचे झोपण्याचे स्त्री पुत्र काय काय का, का, वाटते ते जो कोणता आनंद आहे तो ताकदीनं बघता येतो आणि ताकत रती आणि मदनाच्या साह्यानी चालत असते असं तुमचं हे पश्चिमद्वार आहे आणि ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे ज्ञान सूर्यापासून होत ज्ञान तेजानी होत म्हणून अंधारातून उजळात जा तमसो मा ज्योतिर्गमय असा उपदेश असतो उपनिषदाचा की अंधारातून उजळाकडे जा उजळाकडे म्हणजे ज्ञानाकडे जा चिमणीतून या ट्यूबच्या लाईटमध्ये या अस नाही त्यांना सांगायचं त्यांना <laughs> सांगायचं अंधारातून उजळ्याकडे जा म्हणजे आज्ञान पृथ्वीच्या माध्यमातून जलत्वाच्या माध्यमातून राहत असत म्हणून एका बाजूला भूमी आणि दुसऱ्या बाजूला वरा म्हणजे जळाचं छेदन करणारं जे ज्ञान द्न्यान। या ज्ञानाला वरा हा म्हणतात संस्कृत मध्ये मराठीत वराहा म्हणजे डुकर आणि संस्कृत वराहा म्हणजे ज्ञान जर कोणी म्हणेल वराहा म्हणजे डुक्कर आपण डुकराच्या राज्यात होतो का कधी आपले राष्ट्रपती वराहागिरी होते याच्या आईबापानं काय डुकर म्हणून नाव ठेवलं होतं तर ज्ञानाचा पर्वात गिरी म्हणजे पर्वत ज्ञानाचा पर्वत म्हणून त्याच्या आई बापानं त्याचं नाव लाडक वराहा ठेवलं आता आपण जर म्हटलं की मोठा डुकर वरा पर्वतासारखा डुकर <laughs> तर त्याच्या राज्यात राहणारे आपण कोण मा म्हणून संस्कृतचे अर्थ फार निराळे आणि मराठीत त्याचे अर्थ फार निराळे जडत्व म्हणजे भूमीचा भाग आहे याला मही म्हणतात आणि तो अज्ञानाचा भाग ज्ञानात परिवर्तन करणं अज्ञानावर ज्ञानाचं प्रभुत्व असणं त्याला वराहा म्हणतात आणि हे दोन ज्याच्या स्वाधी नसतात त्याला सूर्य म्हणतात सूर्य म्हणजे सूती करणारा प्रसूती करणारा उत्पन्न करणारा निर्माण करणारा असा या सूर्य शब्दाचा अर्थ असतो जगात जे काही निर्माण होत ते सूर्यमुळं निर्माण होत सूर्य आहे म्हणून सगळे हे पिकं पिकं पिकतात सूर्य नसतं तर हर हर महादेव काही झालं नसतं म्हणून सगळ्यांचं स्रजन करणं पिकवणं निर्माण करणं हे कार्य सूर्यच असतं ते ज्ञा कार्यम मोक्ष प्राप्ति होते आणि जेव धर्म अर्थ काम चार प्रकार मिलता ब्रह्मधुव्य महासिद्धि मिलता भगवान मयूरेश अन्न्य है ये क्षेत्र के बाहर दार आता या द्वारा वे एक, एक दैवता है आणि त्या देवतेच्या मागे फार मोठाले अर्थ आहेत जसे हे आत्ताचे सगळे नाव सांगितले या पूर्वद्वारावर एका बाजूला देवी लक्ष्मी आहे दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे हे त्या द्वार देवतेचे दोन अंग आहेत त्याचं जे उजवीकडचं अंग आहे त्याचं नाव विष्णू आणि त्याचं जे डावीकडचं अंग आहे तिचं नाव रमा हे रमा रमेश या नावाने राहतात रमा रमेशाला बरोबर घेऊन मध्ये भगवान गणेश बसले असतात या प्रत्येक द्वारावरचे गणेश दोन हाताचे आहेत चार हाताचे नाहीत हे द्वार द्विभुज गणेश म्हणतात यांना या, या प्रत्येकाच्या जवळ एक एक शक्ती असते आणि त्या शक्तीच्या माध्यमातून त्या गणेशाची ओळख होते परिचय होतो म्हणून मांजारी नावाच्या शक्तीला बरोबर घेऊन पूर्वद्वाराचे गणेश बसलेले आहेत शक्ति च नंजारी लगनीच ऋषि प्रश्न के मानजारी का माम मनताारा मान जारी जार हा शब्द व्यभिचार वाचक है जी माया, आत्म्या न समझता मी स्वतंत्र भोग भोगते अम्या की समझूत करते तिला मान जारी बहुसंख्य स्त्रियामध्ये हा गुण असतो की आपणाला जे करायचं ते नवऱ्याला समजलं नाही पाहिजे नवऱ्याला न समजता आपणाला ते करता आलं पाहिजे आणि त्यातून जे, त्या जे काही चांगलं होईल त्याच जर वर्णन नवऱ्यानं केलं तर मग ही त्याला सांगणार हे कोणी केलं होतं हे तुम्हाला करता येत होत का ते त्याला चांगलं वाटलं तर नाही वाटलं तर ही म्हणते न कोचाला कहत नहीं ना मेरा संबंध नको पीड़ा परंतु जर समझा घर आरोप फर्शी चकचकी घास हा। हाथ पाए गए कितनी है सभी फरसी घासन का आत्म्या सुख वहाव ही शक्ति ची अभिलाषा तो आत्मा हाँ सुखा मालक है पण मालकाला न सांगता कर्म करणारी तिला मानजारी म्हणतात काशीची मानजारी ती ज्याच्या स्वातीन आहे तो त्या मांजारीचा पती द्वारक विभुज गणेश एका बाजूला लक्ष्मी म्हणजे रमा या लक्ष्मीनी सगळ्या प्रकारचं वैभव मिळत असत वैभव सगळ्यात उत्कृष्ट भोगणारी देवता असेल तर विष्णू वैभव जगात कुणालाही भोगता येत नाही एक आठ दिवस सका बी लागला को बालाजी टाकून दियारा अब्ज हिरे या अब रुपया टाकना अब्जाधीशी कल्पना करा कि कुठेतरी फेकल्यापेक्षा देवाला देऊन त्या म्हणून त्यानं ते आणून सगळे त्या बालाजीच्या समोर ओतले। आता हे आठ पूर्वी ही बातमी आली होती आम्ही ज्या वेळा या गिरीला गेलो त्यावेळेला या मधल्या बोटापासून या पावचा पर्यंत असा तो उजवाहात असा खाले तो वीस कोटी रुपयाचा त्या होता आज पंचेचाळीस वर्षापूर्वी आता त्याची किंमत बसल्या जागीच कितीतरी पट वाढली असेल आणि आज एवढाच हात त्याला वरतून सोन आणि त्याच्यावर बसवलेले हिरे त्या रुपयाचं होतं म्हणे बाकीच तर शरीरावर किती असतपाद नाही असा भोगणारा देव फक्त एकटा विष्णू आणि याच्या एकदम विरुद्ध काशाचाच पत्ता नाही लंगोटी सुद्धा नाही हे शंका पण ते आहेत खरे मालक म्हणजे खरा अर्थ तिथे आणि भोगतो हा बुवा म्हणजे <laughs> ती त्या शंकराची शक्ती आहे नावाची शक्ती ते आहेत भगवान विष्णू या देवांचे सगळे आपसामध्ये पुढे असे पुष्कळ प्रकार आहेत हे कळत नाही म्हणून या देवांचे भांडणे नाही म्हणजे तुमचा असा ना आमचा तसा अरे तुमचाही नाही आमचाही नाही तो सगळ्याचाच आहे तो येतच आहे तो नाहीच निरा कोणी म्हणून अष्टादश पुराणा एक असते वै वर्णन अठराही पुराणात एकट्या भगवान ओंकाराचं वर्णन आहे आणि ओंकार रूपी भगवान यो वेदा प्रतिष्ठित ओंकाराचं जे मूळ स्थान ते तुमचं मोरगाव ओम म्हणजे काय मोठी मूर्ती म्हणजे ओम कलास हे सुटसुटी लक्षात ठेवण्याकरता असं जर पाहायचं आता याच्यातूनच सगळं पुढे निर्माण होत मग कुठे भांडणे करायला जागा नाही म्हणे मी विठोबाचा भक्त असेल ना नको कोण म्हणते या ओमचाच आकार नाही एक नाही म्हणे मी शंकराचा भक्त हो असं आहे तो ओंकाराचाच एक आकार नाही म्हणे माझी देवी हो पण त्या ओंकारातलीच ना एक माझा सूर्य त्यातलाच ना हे सगळे एकच आहे त्या ओंकारातलेच आहे पण हे त्या झाडाच्या फाट्या आहेत आत्ता लागलीच दुसरा प्रश्न करतील लोक हे एकच मग काय हरकत आहेत मग कोणी घेतला ती सारखाच नाही हे त्या झाडाच्या फांद्या आहेत आणि मधलं झाड आहे ते आहे गणेश म्हणून पूजा करायच्या वेळा फांदीची पूजा केली तर पूजा होत नाही आता नाही जमत म्हणून बाया घरी आणून वडाच्या फांदीची करतात ते निरळी त्याला वर्षावित्री नाही म्हणत त्याला झाडारात जावं लागतं आणि मुळाचीच पूजा केली पाहिजे कोणाही फांद्याची केली एका फांदीची झाली एका पानाची झाली एका फुलाची एका फळाची झाली एका एक एक फळाची पूजा म्हणजे सगळा हापूसचा आंबा का हापूसचा आंबा म्हणजे त्या झाडाचं मूळ ते आहे सगळ्या फळाचा राजा म्हणून त्याची पूजा झाली की सगळ्या फळाची पूजा झाली त्याची पूजा झाली की सगळ्या फुलाची पूजा झाली त्याची पूजा झाली की सगळ्या पानाची पूजा झाली त्याची पूजा झाली की सगळ्या फांद्याची पूजा झाली असे हे विष्णू शंकर देवी सूर्य हे फांद्या आहेत आणि मूळ आहे भगवान ओम आणि त्या मुळाला म्हणतात गणेश इतकं समजलं की काही मतभेद राहत नाही आता फांद्या त्याच्यात म्हणजे वादविवाद उरतच नाही शिल्लक नाही म्हणे आम्हाला ही आधी काही मान्य नाही तुला मान्य असल्याचं नसण्याचा काय संबंध नाही म्हणे मला उजवा डोळा आवडतो पण डावा आवडत नाही हा तुझ्या आवडण्याचा काय संबंध बोडून टाकलं आवडत नाही तर चालेल का नाही चालायचं चाला। बरं उजवा मिटला म्हणजे डाव्यात दिसत नाही का दिसतंय तितकंच दिसतं जितकं उजव्या दिसत हो म्हणून काही सगळ्या घटना काही विशेष विचार करून निर्माण झालेले आहे याच्या तुमच्या आवडण्याचा न आवडण्याचा तुम्हाला बरं वाटण्याचा बुर वाटण्याचा काही संबंध नाही संबंध आहे भगवान व्यासाला काय सांगायचंय चा। त्याचा तेवढा विचार करायचा म्हणून या चारही चार निर्णाऱ्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती नियुक्त असणारे गणेश आहेत जशी या पूर्वद्वारावर मानजारी शक्ती आहे अशी दक्षिणद्वारावर विरजा नावाची एक शक्ती आहे या विरजा शक्तीचा ज्याला साक्षात्कार झाला तो शैव बाकीचा नुसता महादेवाची उपासना करणारा सामान्य हो त्या हो हो। हो त्याला शैव म्हणायचंच नाही ज्या वेळेला खरा गाणपत्य होत असतो ज्याला एकाक्षरी महामंत्राची किंवा षडाक्षरी महामंत्राची दीक्षा देतात त्यावेळेला जो होम होतो त्याचं नाव विरजा या विरजा होमात त्याला भस्म लावावं लागतं आणि मग पुढे भस्म सुटल त्याचं मग अवशिष्ट तत्व सिंदूर कसमातून पुढे सिंदूर निर्माण होतो त्याला विरजा शक्ती म्हणतात हा विरजा संस्कारापर्यंत जेव्हा सोळा निर्णाऱ्या प्रकारचे अनुष्ठान व्हावेत तेव्हा त्याला एकाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र घेण्याचा अधिकार मिळतो इथं तो कोणीही पुस्तकात वाचलं कि चालूपासून जप करत फक्त पिसाहून बरे फायदा तर होणारच नाही काही मिळणार नाही म्हणे आम्हाला एक अक्षरी पाठ आहे मग हे मुद्गलासारखे कशाला बसले असते तुला पाठ यांचा उपयोग काय झाला असता तसा कुठल्या तरी पुस्तकात कोड्यातरी सिनेमात पाहून भगवान मिळत नाही भगवान गुरुच्या माध्यमातून मिळतो आणि ते गुरुचं माध्यम म्हणजे ज्ञान ज्ञानाने प्रभू मिळतो हे ज्ञान ज्याला झालं त्याच्याजवळ मतभेद राहत नाही आणि मग तो याचा द्वेष करत नाही त्याचं प्रेम करत नाही काही नाही म्हणे एकादशी आली की मला फार बरं वाटते का महाशिवरात्री आली की तडाकते अरे महाशिवरात्री त्यानंच उत्पन्न केली का तुला काय तुला एकादशी आवडत तसंच एकादशी कर त्याला महाशिवरात्री आवडते त्याला महाशिवरात्री करू दे तू त्याला वाईट का म्हणतो तुला चांगलं का म्हणून घेतो जरूर काय तुला हे कळले नाही झाड कळलं नाही झाड कळलं नाही म्हणून फांद्या कळल्या नाही फांद्या कळल्या नाही म्हणून त्या नाही या फांदीचा आंबा गोड की त्या फांदीचा आंबे सगळ्या बांधीचे एकाच असतात आणि जे सगळे गोड असतात तू नुसता आंबा खा नुसते मोजत बसू नको याला पाण्या किती आहेत आंबे किती आहेत दोन मित्र होते एकाच झाडाखाली बसले होते हे आपला मजेदार आंबे काढत होता माचत होता खात होता त्याचं पोट भरलं याच गणितच झालं नाही आणि तितक्यात मालक आला दोघ्यालाही उठायची वेळ आली काय किती कर्मवशात हे नुसतंच बागटासारखं तिकडे वरती पाहून मोजत असल्यामुळं यानं खाल्लेले सगळे त्याच्यासमोर फेकले होते आणि ते जे आला ते याला मरे मरे त्यानं झोडपलं यासाठी अरे पण का मारतो मी एक सुद्धा आंबा खाल्ला रे गाडवायो हे कुणी खाल्लं इतकं याला विचारलं तुझं काय झालं यासंत काय नाही तिथं तर काहीच बोललं नाही कारण मारतो खातो आपल्याला काय करायचं खाऊ दे थोडं पुढे गेल्यानंतर दोघांची पुन्हा आपसामध्ये भेट झाली काय झालं त्यामुळे तुला काय काय करत होतं तू माझं पोट भरलं आणि मी सगळे आंबे खाल्ले तो आंबे खाल्ले तू मार काढला मी मग तू आगाऊ चौकशी करत बसला इथे जाऊन या भगवत तत्वाची चौकशी नाही म्हणजे या देवळाला किती दगड लागले असतील कोण्या कलाकाराने हे बांधलं असे इसवी सन कोणता असे तुल इथं बसल्या बसल्या बस गजानन गजानन कर